स्कंध अकरावा अध्याय सहावा रुद्राक्ष महिमा ईश्वर म्हणाले हे महा सेनापते पुत्र, इतर जीव हे रुद्राक्षाच्या सोळाव्या कलेसही पात्र नाहीत पुरुषात विष्णू ग्रहात सूर्य नद्यात गंगा मुनीत कश्यप अश्वात उच्चैश्रवा देवात ईश्वर देवीत गौरी हे जसे श्रेष्ठ आहेत तसेच रुद्राक्ष धारण हे सर्वसाधनात श्रेष्ठ साधन आहेत अक्षयदानातही हे श्रेष्ठ आहे यापेक्षा कोणतेही स्तोत्र अथवा व्रत श्रेष्ठ नाही म्हणून रुद्राक्षाच्या पुण्यफलाचा शेवट सांगण्यास कोणीही समर्थ नाही ज्याच्या शरीरावर भस्म नाही ज्याच्याजवळ रुद्राक्ष नाही ज्याच्याकडे शिवाची पूजा नाही तो ब्राह्मण चांडाळ होय ज्याच्या मस्तकावर रुद्राक्ष असतात तो मांस खाणारा मद्यपी अगम्य गमन करणारा असला तरी पापमुक्त होतो यागादी करमे जे फल मिलते, तेज फल गा करते मृत्युसमयी रुद्राक्षारका शिवत्व प्राप्त होते कंठा अथवा रुद्राक्ष मृत्यू आयास तो एक उद्धर रुद्रलोकी जो ब्राह्मण व चांडा तरी त्यास देवाची प्राप्ती होते काही भक्ष असणारा असो काही भक्षण करणारा असो म्लेंछ चांडाळ पातकी कोणीही रुद्राक्ष धारण करताच तो कर्ममुक्त होतो रुद्राक्ष मस्तकावर धारण केल्यास कोटीपद कर्णठिकाणी दहा कोटी पट गळ्यात शंभर कोटी मस्तकाच्या अग्रभागी सहस्त्र कोटी यज्ञोपवितात अयुतपट भुजात लक्ष कोटी मनगटात धारण केल्यास मोक्षप्राप्ती होते रुद्राक्ष धारण करून भक्तीने कर्म करणार महत्फल मिळते रुद्राक्षात मन लावून राहिले आहे त्याने रुद्राक्ष धारण केल्यासारखेच आहे तो पुरुषही वंदे होय रुद्राक्षामुळे कीटक गर्धब हे प्राणीही शिवलोकी जातात स्कंध म्हणाला हे परमेश्वरा किकट देशात गर्धबाने रुद्राक्ष का धारण केले श्री भगवान म्हणाले हे पुत्रा विंध्य पर्वतावर एक पथी गर्धवावर थकल्यामुळे त्याला भार, थकल्या भार सहन होऊन तो भूमीवर पडला प्राणोत्क्रमण झाले पण तत्काळ तो त्रिनेत्र शुलपाणी महेश्वरूप झाला तो नंतर मजवळ आला त्याच्यावर भारामध्ये जितके रुद्राक्ष होते तितके लक्ष वर्ष तो शिवलोकी राहिला हे रुद्राक्षरह्य फक्त आपल्या शिष्याला सांगावे रुद्राक्ष धारण करणे हे पुण्यप्रद आहे त्याला उपमा आहे रुद्राक्षण रुद्र शिखेत एक हातात प्रत्येकी बारा कंठात बत्तीस मस्तकावर चाळीस कानात प्रत्येकी सहा वक्षस्थलावर एकशे आठ रुद्राक्ष धारण करणाऱ्याची सर्व देव पूजा करतात मोती माणिक स्फटिक रुपे वैंडुर्यमणी सुवर्ण यासह रुद्राक्ष धारण करणारा शंकर होतो त्याला पाप स्पर्शही करीत नाही रुद्राक्षमालेच्या योगाने मंत्र जपल्यास अनंत फल मिळते रुद्राक्षहीन पुरुषाचे जीवन व्यर्थ होय रुद्राक्ष मस्तकावर ठेवून स्नान केल्यास गंगा पुण्य मिळते एकमुखी पाचमुखी अकरामुखी चौदामुखी हे रुद्राक्ष सर्वांना पूज्य आहेत रुद्राक्षाची भक्तीने पूजा करणारा दरिद्री राजा होतो कोसल देशात गिरिनाथ नावाचा ब्राह्मण होता तो श्रीमंत धर्मात्मा वेदशास्त्रप्रवीण होता तो यज्ञामुळे दीक्षित झाला होता त्याला गुणविधी नावाचा सर्व पुत्र होता त्याने आपल्या गुरुच्या मुक्ताबाई नावाच्या पत्नीस मोहित केले नंतर काही काल त्याने तिच्याशी समागम केला पण भीतीने त्याने गुरुस विष दिले आणि पुढे निर्भयपणे तिचा उपभोग घेतला पण आपल्या मातापित्याने हे समजले आहे असे कळल्यावर त्याने मातापित्यासही विष देऊन मारले पुढे काही दिवस तो विलासात आणि भोगात मग्न राहिला अखेर त्याचे धन संपून गेले तेव्हा तो चोऱ्या करू लागला मद्यपान करून तो उन्मत्त झाल्यावर त्याला ब्राह्मणांनी जाती बाहेर टाकले त्याला गावातून हाकलून दिले नंतर तो मुक्ताबलीसह गेला, आणि वाटमाऱ्या करू लागला द्रव्य लोभाने त्याने अनेक ब्राह्मणांनाही मारले अखेर तो मरण पावला तेव्हा त्याला नेण्यासाठी हजारो यमदूत गेले त्याचप्रमाणे शिवलोका होऊन शिवगण तेथे गेले पुढे तेथे वाद उत्पन्न झाला यमदूत म्हणाले याने कोणते पुण्य केले आहे हे शिवगणांनी सांगावे आणि नंतर याला घेऊन जावे शिवदूत म्हणाले हा जेथे मृत्यू पावला आहे त्या ठिकाणी भूमीच्या खाली दहा हात रुद्राक्ष आहे म्हणून आम्ही त्याला शंकराकडे नेत आहोत नंतर त्या गुणनिधीने दिव्यरूप धारण केले आणि विमानात बसून तो शिवलोकी गेला असे हे रुद्राक्ष महात्मे आहे हे सुव्रता मी तुला रुद्राक्षाचा महिमा निवेदन केला हा पापक्षय करणारा आहे तसेच महापुण्य प्राप्त करून देणारा आहे अध्याय सहावा समाप्त